सुरुवातीचा परिचय सौरभ खूपच लोभी माणूस होता त्याला जे काही मिळायचे ते फक्त स्वतःसाठी हवे असायचे जेवण पैसे वस्तू सगळं फक्त त्याच्यासाठी त्याला कधीही इतरांसोबत शेअर करणे आवडत नव्हते पण एका साधूच्या भेटीनंतर सौरभचे जीवन पूर्णपणे बदलले ही गोष्ट आपल्याला शिकवते की लोभ सोडून उदारता आणि मदत केल्यासच खरा आनंद मिळतो सौरभचा लोभ सुरुवातीची गोष्ट सौरभ रोज गावातील रस्त्यावरून जात असे रस्ता लोकांनी भरलेला असायचा कोणी बाजारात जात असे कोणी शाळेत तर कोणी कामाला सौरभ त्यांच्यात मिसळून जात असे पण त्याला इतरांची काळजी नसायची त्याचे विचार फक्त स्वतःभोवती फिरायचे धडा लोभ आणि स्वार्थाने आपले जीवन इतके सीमित होऊ शकते की आपण इतरांचे दुःख जाणवत नाही साधूच्या जीवनातून शिकवलेली उदारता एक दिवस सौरभ रस्त्यावरून जाताना एका साधूला पाहिले साधू खूप शांत आनंदी आणि हसतमुख दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचे सौरभने मनात विचार केला हा माणूस इतका आनंदी का आहे त्याच्याकडे फार काही नाही तर तरीही तो समाधानी आहे त्या दिवशी साधू जेवण घेत होता पण त्याचे जेवण काहीसा वेगळे होते आधी जेवण पक्ष्यांना आणि प्राण्यांना देत असे मग उरलेले जेवण लोकांमध्ये वाटत असे सौरभ आश्चर्यचकित झाला त्याने विचारले साधू महाराज तुम्ही जेवण इतरांना दिलं आता तुम्हाला काही शिल्लक राहिलं नाही का साधू हसला आणि म्हणाला माझ्या सौरभा मला जे काही दिलं त्यातून मला खूप आनंद आणि कृतज्ञता मिळाली हेच खरे धन आहे जेव्हा आपण इतरांना मदत करतो आणि शेअर करतो तेव्हा आपल्याला स्वतःचा आनंद मिळतो धडा खरा आनंद फक्त स्वतःसाठी मिळवण्यात नाही तर इतरांसोबत शेअर करण्यात आहे सौरभचा बदल शेअरिंग आणि मदत सौरभने ठरवले कि तो आपल्याकडे जे काही आहे ते लोकांमध्ये वाटेल जेवण गरजूंना वाटेल वस्तू गरजूंना देईल पैशांचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करेल सुरुवातीला सौरभसाठी हे कठिन होते तो आधी इतका लोभी होता की आपले जेवण कपडे खेळणी पैसे काहीही वाटायचे नाहीत पण हळूहळू त्याला अनुभव आला की इतरांना मदत केल्याने त्याला खूप आनंद मिळतो गावातील लोक म्हणू लागले सौरभ आता खूप उदार झाला आहे तो नेहमीच इतरांसाठी मदत करतो त्याच्याबद्दल आपल्याला खूप आदर वाटतो शेअरिंग आणि मदतीचे महत्व सौरभची गोष्ट आपल्याला काही महत्वाचे धडे शिकवते मदत केल्याने आनंद मिळतो जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्याला अंतर्गत समाधान आणि आनंद मिळतो दोन शेअरिंगने संबंध मजबूत होतात जेव्हा आपण आपले साधनसंपत्ती इतरांसोबत वाटतो समाजात आपली ओळख चांगली बनते तीन खऱ्या जीवनाचा आनंद लोभ स्वार्थ आणि अहंकार जीवनात त्रास देतात उदारता मदत आणि शेरिंग खरा आनंद देतात दररोज एक चांगले कार्य करा सौरभने आपल्या जीवनात साधीनीती अंगीकारली जेवण वस्तू पैसे गरजूंना वाटा आपल्याकडे असलेल्या आनंदाचे काही प्रमाण इतरांमध्ये वाटा दररोज किमान एक चांगले कार्य करा सौरभ आता नेहमी आनंदी राहतो त्याचा जीवनशैली गावातील लोकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे मॉर इतरांना मदत करणे आणि आपले साधनसंपत्ती शेअर करणे हे जीवनातील खरा आनंद आहे लोभ स्वार्थ आणि अहंकार सोडून उदारता आणि मदत अंगीकारल्यास जीवन सुंदर शांत आणि आनंदी बनते कॉल टू ऍक्शन तुम्हीही सौरभसारखे उदार व्हा आजपासून जेवण वस्तू किंवा पैशांचा काही भाग गरजूंना द्या दररोज कमी एक चांगले कार्य करा अन्भव घ्या खरा आनंद मना मनाची शांती।